नदीकाठी बगुला अहंकार विरुद्ध नम्रतेची हृदयस्पर्शी गोष्ट प्रिय वाचक हो मी तुम्हाला प्रेमाने आमंत्रित करतो की येत्या काही क्षणांमध्ये एक साधी साधीपण खोलवर जाणारी गोष्ट ऐकून घ्या एकटा बगुला त्याचा अहंकार आणि शेवटी त्याला मिळालेली आत्मचिंतनाची शिकवण ही गोष्ट आपण शिकवते की कधी कधीकधी आपल्या नखऱ्याने आणि अपेक्षांनीच आयुष्यातील सर्वात साध्या पण मोलाच्या संधी हरवून जातात आणि त्या हरवलेल्या क्षणांमुळे मनात खोल खंत बसते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का की छोट्या निर्णयांनी कसे मोठे परिणाम होतात आणि एका बगुल्याच्या अनुभवातून आपण आपल्या आयुष्यासाठी कोणता योग्य मार्ग उलगडू शकतो चला तर मग गोष्टी डॉट लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया एकटा बगुला पहाटेचा थंडवारा नदीच्या पाण्यावर हलकेच थोपटत होता धुक्याच्या पातळ चादरीत संपूर्ण किनारा गुंडाळलेला आणि त्याच शांत वातावरणात एक बगुला हळूच टहलत होता त्याची लांबसडक मान सावध पावलं आणि नुकिली चोच आज सकाळच्या नाश्त्यासाठी तयार होती पण त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच बेचैनी होती आज मी फक्त उत्तमच मच्छी खाणार त्याने मनात ठरवलं त्याच्या आवाजात एक विचित्र घमेंड मिसळली होती जी त्यालाच जाणवत नव्हती नाश्ता आणि नखरे नदीचं पाणी आरशासारखं पारदर्शक होतं त्यात लहरत होत्या लहान मोठ्या माशा काही सोनसळी काही रुपेरी काही हलके गुलाबी निळसर छटा पहिली माशी आली नाजूक चमकदार छोटीशी बगूला खाली वाकला पण लगेच मान वरकिली खूपच लहान त्याच्या स्वरात तुच्छता होती दुसरी एक सुंदर सोनसळी पर्च हळूस त्याच्या चोचीजवळून गेली ती नदीतील सर्वात जलद आणि मोहक माशांपैकी एक होती पण बगुला पुन्हा पुटपुटला इतक्या साध्या माशीला मी का पकडू माश्या चोचीची लाज जाईल तो पुढे चालत राहिला पण प्रत्येक पावलासोबत त्याचा अहंकार वाढत होता जीवनाचा प्रवाह सूर्यवर चढत गेला प्रकाश वाढू लागला आणि माशांनी हळूहळू उथळ पाणी सोडून खोल भाग गाठला एकेकाळी माशांनी भरलेली नदी आता रिकामी वाटत होती बगुला डावीकडे पाहतो काही नाही उजवीकडे पाहतो काही नाही पोटातून जोराचा आवाज येतो गुसडगुसड त्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावर चिंता उमटते आत्ता आपला निर्णय चुकीचा होता हे जाणवू लागते पण आता उशीर झालेला असतो अहंकाराचा घाव किनाऱ्याकडे वळताना त्याला काहीतरी दिसतं एक छोटासा घोंघा चिखलावर रेंगाळत चाललेला ते दृश्य त्याला जवळजवळ अपमानासारखं वाटतं मी बगुला एक घोंगा खाणार हा तो माझा अपमान पोटा की भूक अभिमापेक्षा मोठी होती त्याने थोड़े गिड़गिड़त रागाने मान खा घोंघा गिड़ा क्षणभर शांतता मग निराशा ना चव ना सामाधान फोक स्वतः कठोर संवाद सूर्य मवलतीक जुकू लगला आकाशन केशरी गुलाबी रंग पसरू लगले पगुला मनात मात्र सावल दाटन यो थकारखा नदीकाठ दगड़ा बसला पहाटे केलेला प्रत्येक नखरा त्याच्या डोळ्यांसमोर जणू परत परत दिसत होता जर मी त्या छोट्या माशांवर समाधान मानलं असतं जर मी थोडा नम्र राहिलो असतो तर आज मला हा घोंगा खाऊन स्वतःला झापड्यासारखं वाटलं नसतं त्याच्या डोळ्यात खरी खंत दिसत होती नवा निर्णय त्या संध्याकाळी नदीकाठच्या शांततेत बगुल्याने स्वतशी एक वचन केलं आजपासून मी नखरे नाही करणार जी संधी मिळेल तिचं स्वागत करीन जीवनात जे जी समोर येईल त्याला कमी न लेखता त्यातलं चांगलं शोधेन पहिल्यांदाच त्याची मान घमंडानं नव्हे तर नम्रतेनं झुकली नदीचा हसू नवं उद्य पुढच्या सकाळी तो पुन्हा नदीकाठी आला सूर्यकिरण पाण्यावर चमकत होते आणि लहान मोठ्या माशा पुन्हा नाचत होत्या यावेळी त्याने पहिलीच माशी पाहिली आणि हसत म्हणाला हीच चालेल हीच माझ्या नशिबाची भेट आहे आणि त्या दिवसापासून बगूला कधीही रिकाम्यापोटी घरी परतला नाही कथेचा संदेश जीवन आपल्याला अनेक संधी देतं पण आपणच त्यांच्याकडे नाक वर करून पाहतो आणि नंतर उरते फक्त पश्चातापाची राख बघुल्याप्रमाणे आपणही वेळेआधी समजून घ्यायला हवं की अतीन खरे अतिघमेंड आणि अतिविचार शेवटी हातात रिकामी मोठंच ठेवतात कधीकधी जी गोष्ट सामान्य दिसते तीच आपल्यासाठी सर्वात योग्य असू शकते एफ एक प्रश्न प्रश्न एक ही कथा मुख्यतः काय शिकवते ही कथा नम्रतेचे महत्त्व आणि अतिघमेंड टाळण्याची शिकवण देते जर आपण नेहमी फक्त उत्तमच मागितले आणि साध्य गोष्टी नाकारल्या तर शेवटी आपल्याला कमीच मिळू शकते प्रश्न दोन बगुल्याचा अहंकार का महत्वाचा मुद्दा आहे बगुल्याचा अहंकार हा कथा चालवणारा केंद्रीय घटक आहे त्याच्या नखऱ्यामुळे तो सहज उपलब्ध संधी गमावतो ही गोष्ट आपल्याला आठवण करून देते की अभिमान अनेकदा आपल्याला चुकवतो प्रश्न तीन घोंघा खाल्याचा प्रसंगाचा अर्थ काय घोंघा खाणे हे त्याच्या पश्चातापाचे प्रतीक आहे हा निर्णय दर्शवतो की नखरे केल्यामुळे आपल्याला कधीकधी अपवादात्मक आणि नको असलेले पर्याय स्वीकारावे लागतात ज्यामुळे समाधान मिळत नाही प्रश्न चार ही कथा कोणासाठी उपयुक्त आहे ही कथा सर्व वयोगटांसाठी उपयुक्त आहे विशेषतः ते लोक ज्यांना निर्णय घेण्यात अहंकार किंवा आदर प्रदर्शन आवडतो मुलांनाही ही कथा नम्रतेचे आणि स्वस्तिक अंतप्रवेशाचे धडे शिकवते प्रश्न पाच आम्ही ही शिकवण रोजच्या आयुष्यात कशी वापरू शकतो दररोज छोट्या संधींचं स्वागत करा सर्व काही परिपूर्ण न झाल्यामुळे निराश होऊ नका आणि निर्णय घेताना थोडा विचार करा कधी साधे स्वीकारणेच मोठे फायदे देते